पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या वाटीत प्रकरण पंधरावे ठाण्याचा उत्सव व बडोद्यातील व्याख्याने डॉक्टर लाड पुण्याहून ठाण्यास परत आल्यानंतर सत्यशोधक समाजाच्या उत्सवाची त्यांनी चांगली तयारी चालविली ठिकठिकाणच्या समाजाच्या मंडळीस निमंत्रणे देऊन चवळकडे हजारो जाहिराती वाटल्या हा उत्सव नेहमीप्रमाणे तारीख चोवीस सप्टेंबर रोजी व्हावायचा होता उत्सवासाठी मंडप वगैरे देण्यात येऊन पाहुण्यांच्या उतरण्याची व जेवण्याची सर्व तयारी करण्यात आली उत्सवाची तारीखही जवळ आली ज्योतिरावांना उत्सवापूर्वी थोडे दिवस अगोदर येण्याविषयी डॉक्टर लॉड यांनी विनंती केली आपण ठाण्यास याल त्यावेळी मुंबईस येऊन व्याख्याने देण्याबद्दल मुंबईच्या मंडळीनेही त्यांना विनंती केली होती ठाण्याचा उत्सव समारंभ ठाणे येथील उत्सव आटोपल्यावर ज्योतिरावांना बडोद्यात जावायचे होते म्हणून त्यांनी प्रथम मुंबईत जावायचे ठरविले व त्याप्रमाणे मुंबईकरार आगाऊ कळवून लगेच ते गेले थोड्या दिवसापूर्वी कृष्णराव भालेकर मुंबईस येऊन गेले होते त्यांच्या व राब नारायणराव मेघाजी लोखंडे अय्यावारू इत्यादी मंडळीच्या प्रयत्नाने मुंबईतील डोंगरी मार्केट व भायखळा वगैरे भागात बरीच जागृती उत्पन्न होऊन समाजाच्या शाखा स्थापन झाल्या होत्या त्या त्या शाखांमार्फत त्या त्या, त्या, त्या, त्या, त्या, त्या भागात ज्योतिरावांची व्याख्यानी झाली मुंबईत थोडा मुक्काम करून ज्योतिराव ठाण्यास गेले तेव्हा उत्सवात कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावायचा या विषयावर बरीच झाली शेवटी उत्सवाचा दिवस उजाडला पुणे सातारा सोलापूर वगैरे भागातील बरेच सभासद जमा झाले मुंबई पुण्याचीही बहुतेक प्रमुख पुढारी आले ज्योतिरावांच्या नेतृत्वाखाली उत्सवाचा समारंभास सुरुवात झाली याप्रसंगी निरनिराळ्या विषयांवर निरनिराळ्या पुढारी मंडळींची व्याख्याने झाली विद्यार्थ्यांना बक्षीस वाटण्यात येऊन उत्कृष्ट निबंध लिहिण्यासही उत्तेजन देण्यासाठी समाजातर्फे देणग्या देण्यात आल्या ठिकठिकाणची मंडळी एकत्र जमल्याने एकमेकांच्या भेटी व ओळखी झाल्या मंडळींच्या खासगी बैठकीहून समाजप्रसाराविषयी बराच समाज विचार करण्यात आला समाजप्रसारासाठी निनाळ्या प्रांतात दौरा काढण्याचा पुढाऱ्यांचा विचार ठरला समाज सुधारणेवर निबंध लिहिताना बक्षिसे वाटून दे निबंध सत्यशोधक निबंधवाला या नावाखाली प्रसिद्ध करण्याचे ठरून ते निबंध पसंत करण्याचे बक्षीस वाटण्याचे व ते प्रसिद्ध करण्याचे काम पुढे राब लोखंडे यांच्याकडे सोपण्यात आले व हा उत्सव समारंभ खाला सर्व मंडळी आपापल्या गावी रवाना झाली राव बहादूर रामचंद्रराव विठ्ठलराव धामस्कर राजे महाराजे जहागीरदार व इनामदार वर्गाचे लक्ष आपल्या समाजाकडे लागावे असे ज्योतिरावानं यापूर्वीच वाटले होते व त्याप्रमाणे त्यांनी दहा वर्षापूर्वी गुलामगिरी व ब्राह्मणांचे कसब या पुस्तकांच्या बऱ्यास्प्रती आणि समाजाचे नियम बहुतेक राजेमार्गांकडे फुकट पाठवल्याची वाचका साठवत असेलच पण त्यावेळी एकाही मराठा राजाला दिशातच काय पण आपल्या राज्यात सुद्धा काय झाले आहे याची माहिती नसे व ती मिळण्यासाठी जरुरी त्यांना वाटत नसे जबाबदारीच्या कागदपत्रावर नुसत्या सहया करण्याची ज्या राजा मार्गांना तकलीफ होत असे त्या मार्गांपैकी कित्येकानी ज्योतिरावांची ती पुस्तके अगर समाजाचे नियम वाचले असतील त्यांची शंकाच आहे त्यात राहबहादूर रामचंद्रराव विठ्ठलराव धामस्कर हे बडोदे संस्थानात मोठे अधिकार झाल्यापासून त्यांनी बडोदे सरकारचे लक्ष्य सत्यशोधक समाजाकडे वळविले धामस्कर हे सत्रस असतानाच अठराशे साली सत्यशोधक समाजाचे सभासद झाले होते व समाजाचे सभासद झाल्यापासून ते नेहमी ज्योतिरावांकडे येत असतात हे मोर्चे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राहणारे असून मोठे विद्वान व बुद्धिमान होते ज्योतिरावांवर त्यांची फार श्रद्धा असे धामस्कर हे थोड्या दिवसातच आपल्या अंगच्या तेजामुळे संस्थांचे एक दिवाण झाले ब्रिटिश सरकारनेही त्यांच्या अंगी असलेल्या गुणांच्या गौरादाखल त्यांना राव बहादूरचा किताब बहाल केला राब धामस्कर हे हडा कट्टे सत्यशोधक होते ते बडोद्यात गेल्यापासून हळूहळू समाज जागृतीचे व सुदानाचे कार्य होते बडोद्याचे एक क्षत्रीय कुलवंश सयाजीराव महाराज गायकवाड हे वयात आले तेव्हा धामस्कर हे महाराजांना नेहमी समाजाविषयी गोष्टी सांगत असत त्यामुळे महाराजांच्या मनात सत्यशोधक समाजाविषयी बरीच जिज्ञासा उत्पन्न झाली राव धामसकर जरी एका मोठ्या राजाचे आवडते बडे अधिकारी बनले होते तरी ते त्याच्यासाहेबांना विसरले नव्हते हो ज्योतिरावांचा व त्यांचा नेहमी पत्रव्यवहार झाला असे ज्योतिराव नेहमी बडोद्यात जात असत असेही जुने सवासद सांगतात याविषयीची सविस्तर माहिती अजून लेखकास मिळाली नाही पण जेवढी मिळाली तेवढीच वाचकांपुढे ठेवतो अस महाराजांच्या मनातही सुधारणेचे वारे खेळू लागले ही आनंदाची गोष्ट रावधामस्कर यांनी ज्योतिरावास कळविली तेव्हा ज्योतिरावांना अतिशय आनंद वाटला व त्यांनी क्षाकू कुर सयाजीराव महाराजांना एक पद लिहून ते पत्र म्हणून पाठविले ते पत्र खाली दिल्याप्रमाणे होते श्री सयाजीरावांना पत्र येऊ द्या दयाना दया, दया भटे केली दयना विद्याबंदी मूळ पाया केला दयन वाना आर्याजीने खरा पशुपणा येऊद्या मौजीसाठी खर्च स्त्रियांची करता हेळना तमशात मर्दनासती उने पुरुषांना येऊ द्या वेसवेचे गाने ऐकता मळवी नितीना मूळ पातकी होती दोष देती गरतीना येऊ द्या वसुलाचा पैसा खर्चून खिचडी ऐद्यांना कष्टकरी शेती खाती चटणी भाकरींना येऊ द्या वर्षासने भटजी नेती खुल्ला खजिना शेतकरी कष्ट करुणी करीती भरणा येऊ द्या शेतातील बैलमरती अवती आगोलीना गोप्रदानी भटी खाती सोयरी म्याना येऊ द्या पक्वानांची नित्यभोजने हात जुगास कधी कुळंब्याना येऊ द्या नासे पोरे भटा भिक्षुका शालजोड्या दाना उत्तम शेती करीतो त्याला बक्षिस का द्याना येऊ द्या दारू वर कर लादिता भडती गुदुर्गना परीनामी काय होईल कसे उमजेना येऊ द्या अक्षर शून्य शुद्रादि काहीच कळेना अशा मुक्यांचे जाण आता तुम्हीच का वाळूंची दैना दाविली मुख्य प्रधान दयानिधी आहो म्हणून लिहिले पदांना येऊ द्या पुन्हा येईन माहित सर्वांना सर्व काळ वाहिना पर्वती दऱ्यांना येऊ उदकांची किंमत ती ठावी रणिशिपायांना काशी करतुच्छ माणितो गंगाबाईंना येऊ द्या ज्योतिराव सयाजीराव करतो प्रार्थना व्हा ते गंगेमध्ये एकदा हातच का धोवा ना येऊ द्या वडोदा शहरात समाज सुधारणेवर व्याख्याने हे पत्र त्यावेळी दिनबंधू पत्रांमधूनही प्रसिद्ध झाले होते या पत्रानंतर ज्योतिरावांना एकदा भेटून त्यांची व्याख्याने ऐकण्याची महाराजांना फार इच्छा झाली तेव्हा राब धामस्करांनी शहरात त्यांची समाज तीन चार व्याख्याने करविली महाराजांना ज्योतिरावांची समाज व्याख्याने फारच आवडत असत म्हणून काही व्याख्याने त्यांनी मुद्दाम करून ती मोठे आवडीने ऐकली समाज त्यांचे खासगी रीतीनेही बरेज बोलले झाले त्यावेळी महाराजांनी समाजसुधारणेचे कार्य हाती घ्यावे अशी ज्योतिरावनी त्यांना विनंती केली व ही ती मान्य केली असो विविध ठिकाणी समाजप्रसाराचे कार्य बडोदरहून ज्योतिराव पुण्याकडे परत येण्यास निघाले त्यावेळी ते मुंबईस आले व समाजप्रसारासाठी ठिकठिकाणी प्रचारक पठविण्याविषयी पुन्हा मुंबईच्या पुढारी मंडळावर बोलले झाले आणि कोळीवाडा हॉलमध्ये त्यांची काही व्याख्यानही झाली वराड समाज समाजप्रसारासाठी जाऊन यावे असा ज्योतिरावांनी व लोखंडे यांनी विचार केला परंतु उतार वायामुळे लांबच्या प्रवासाची दगदग आपल्याकडून होणार नाही असा विचार करून ज्योतिरावांनी वराडात जाण्याचा आपला बेद रहित केला व नारायणराव लोखंडे यांना वराड प्रांतात जाण्याबद्दल सुचवून आपण महाराष्ट्रात राहण्याचे ठरविले ठरल्याप्रमाणे ज्योतिराव पुण्यास गेले व नारायणराव मेघाजीराव लोखंडे हे इसवी सन साली वराडात येण्यासाठी निघाले ते प्रथम मुंबई इलाक्यास लागून असणाऱ्या बलकापूर तालुक्यात राहून समाजप्रसाराचे काम करू लागले या तालुक्यात पूर्णा नदीच्या काठी असणाऱ्या जीगाव या गावी त्यांचा सुमारे सहा महिने मुक्काम होता असे त्या गावचे काही वृद्ध लोक सांगतात जीगाव येथे येऊन त्यांनी कुठे सभा भरविल्या समाजाचा किती प्रसार झाला व समाजास किती सभासद मिळाले ही निश्वित बातमी मिळत नाही परंतु लोखंडे भट सोडा सुधारणा करा सतिशोधक बना असा उद्देश करीत असत असे त्या गावचे काही म्हातारे भोळेगृहस्थ सांगतात त्यावेळी समाजप्रसाराचे कामी लोखंडाना लोखंडांना ये शाली नसावे असे वाटते कारण त्यावेळी महाराष्ट्रातील मराठा माळी साळी कोष्टी तेलगू वगैरे बऱ्याच जातीचे लोक समाजामुळे जागृत होऊन त्यांच्या थोडी का होईना पण विद्येची गोडी पैदा झाली होती परंतु वराडातील लोक व त्यातूनही खेड्यातील शेतकरी वर्ग अज्ञानात गाढ घोडत पडला होता तशात वराडातील शेतकरी वर्ग त्यावेळी फारच चुकी त्यांच्या येथे नेहमी पोथ्यापुराने व ब्राह्मण सुवासिनी सुरू पुण्याकरता नेहमी काशी पंढरपूरच्या फेऱ्याकडनेही आगगाडी मायमाऊलीमुळे फारसंपे होऊन थोड्या श्रमाने बहुपुण्य मिळू लागले होते मग त्यावेळी सत्यशोधक समाजाचा प्रसार इतक्या थोड्या मेहनतीने व्हावा कसा आज इतक्या परिस्थितीने देवभोळेपणाविषयी वराडाची जेथे कीर्ती आहे तेथे त्यावेळी ती किती असेल याविषयी लिहावयास नको असो वराडाच काही दिवस काढून लोखंड हे परत मुंबईत निघून गेलेत